अध्याय एकोणऐंशी वा बलबलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा श्री शुक म्हणतात परीक्षिता पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावा सुरू झाला धुळीचा वर्षाव होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बलवल दानमाने मलमूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या एवढ्या झाल्यावर हातात शूळ घेतलेला तू स्वतः दिसला काजळाच्या ढिगासारखे त्याचे प्रचंड काळेकुट्ट शरीर होते त्याची शेंडी आणि दाढी मिशा तापलेल्या ला तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या उग्र दाढी आणि भुवळ्यांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता त्याला पाहून बलरामांनी शत्रुसेनेचा संहार करणारे मुसळ आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगराचे स्मरण केले तात्काळ दोन्ही शस्त्रे तिथे आली आकाशात संचार करणाऱ्या बलबलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधानी मुसळ्याचा घाव घातला त्यामुळे वज्राच्या प्रहाराने कावीने लाच झालेला एखादा पहाड पडावा त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताचा धारा वाहत असलेला तो आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला नंतर त्या भाग्यवान मुनींनी बलनामांची स्तुती केली आणि कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद दिले आणि देवांनी वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे त्यांना अभिषेक केला त्यावेळी ऋषींनी बलरामांना दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार अर्पण केले तसेस कधीही न कोमेजणाऱ्या कमळांची वैयंतीमाळा अर्पण केली त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणांसह कौशिकी नदीवर आले आणि तिथे स्नान करून जेथून शरयू नदी उगम पावते त्या सरोवरावर गेले तेथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले तिथे स्नान आणि देवादिकांचे तर्पण करून तिथून कुल्हाश्रमाला आले तेथून गंडकी गोमती आणि विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून नंतर शोम नदी स्नान केली यानंतर गयेला जाऊन पितृतर्पण केले तिथून गंगासागर संगमावर जाऊन तिथेही स्नान केले। त्यानंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तिथे परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले त्यानंतर सप्तगोदावरी वेणा पंपा आणि भीमरथी इत्यादी नद्यांमध्ये स्नान करी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी ते गेले तसेच तिथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्री शैल्य पर्वतावर जाऊन पोहोचले यानंतर द्रविड देशातील परम पुण्यमय अशा व्यंकटाचलावर जाऊन श्री व्यंकटेशाचे दर्शन घेतले आणि तिथून ते कामाक्षी शिवकांची आणि विष्णुकांची करीत कावेरी नदीच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरींचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंगक्षेत्री जाऊन पोहोचले येथून पुढे त्यांनी श्री विष्णूंचे क्षेत्र असलेल्या ऋषभ पर्वत दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली बलरामानी तिथे ब्राह्मणांना दहा हजार गायी दान दिल्या नंतर तिथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून सात कुलपर्वतांपैकी एक अशा मलय पर्वतावर ते तिथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केले त्यांचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन बलराम दक्षिण समुद्रावर गेले तिथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले यानंतर विष्णूंचे स्थान असलेल्या आनंद शयनम क्षेत्र गेले आणि तेथे श्रेष्ठ अशा पंचापसरस तीर्थामध्ये स्नान केले तिथे त्यांनी दहा हजार गायी दान केल्या भगवान बलराम तिथून निभून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊन तिथून शंकराचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले तिथे भगवान शंकर नेहमी विराजमान असतात तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणाऱ्या देवीचे दर्शन घेतले आणि तिथून शुर्पारक क्षेत्रातोषणी आणि निर्विध्या नदीमध्ये स्नान करून ते दंडकारण्यात गेले तिथे माहेश्मती नगराजवळ असणाऱ्या नर्मदेवर गेले तिथे मनुतीर्थात स्नान करून ते पुन्हा प्रभास क्षेत्री परत तिथेच ब्राह्मणांकडून कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कर्षा क्षत्रियांचा संहार झाला आहे हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला असे त्यांना वाटले रणभूमीवर ज्या दिवशी भीमसेन आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते त्याच दिवशी त्यांना थांबवण्यासाठी बलराम कुरुक्षेत्रात पोहोचले परंतु युधिष्ठिर नकुल सहदैव श्रीकृष्ण अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले आणि ते गप्प राहिले हे काय सांगण्यासाठी इथं आलेले आहेत हे त्यांच्या लक्षातच घेलं भीमसेना आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी म्हणून क्रोधाने निरनिराळे पवित्र घेत होते त्यांना पाहून बलराम म्हणाले हे राजा दुर्योधना हे भीमसेना तुम्ही दोघेही तुल्यबळ वीर आहात भी त्यापैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे असे मी मानतो म्हणून सारखेच बळ असणाऱ्या तुमच्यापैकी एकाचा जय वा दुसऱ्याचा पराजय होईल असे मला वाटत नाही म्हणून हे व्यर्थयुद्ध तुम्ही थांबवा परीक्षिता बलरामांचे भन्ने बरोबर होते परंतु त्या दोघांमधील बैल इतके वाढलेले होते की त्यांनी ते ऐकले नाही कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे एकमेकांशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवण येत होती त्यांचे प्रारब्धच तसे होते असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता ते द्वारकेला परतले तिथे उग्रसेन वगैरे प्रियजनांना भेटले तिथून बलराम पुन्हा नैमिषारण्यात गेले तेथील ऋषींनी वैर युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करविले मस्विक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते सर्व समर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे ते, ते सर्वजण या संपूर्ण विश्वाला स्वत आणि स्वत ला सगळ्या विश्वामध असल्याचा अनुभव घेऊ लागल नंतर नातलग आणि इष्टमित्रांसमत् बलरामांनी पत्नीसह यज्ञान्त स्नान करून सुंदर वस्त्रानंकार धारण कलि त्यावेळी चंद्र चांदण्यांम्ळे शोधून दिसावा त्याप्रमाणे ति शोभू लागले भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप मनालाही न करणारे आह त्यांनी मायेनिमनुष्यासारखे शरीर धारण केली आहा त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणितीच करणे कठीण जो मनुष्य अनंत आणि अद्भूत कर्मे करणाऱ्या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचे सायंकाळी आणि प्रातककाळी स्मरण करतो तो भगवंतांना प्रिय होतो अध्याय एकोणऐंशी वा समाप्त